निवृत्तीनाथांना ब्रम्हगिरीच्या गुहेमध्ये गहिनीनाथाकडून अनुग्रह प्राप्त झाला ते बाहेर आलेत आलंदीला येऊन आपल्या कुटुंबाला भेटलेत आणि त्यानंतर एक दिवस त्यांनी ज्ञानेश्वरांची शिष्यत्वासाठी निवड केली ज्यावेळेला ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथांनी अनुग्रह दिला आणि आदिनाथापासून चालत आलेल्या परंपरेची दीक्षा दिली त्यावेळेला झालेलं जे परिवर्तन आहे त्यावेळेला अनुभवलेला जो चमत्कार आहे तो या नंतरच्या गीतामध्ये प्रगट झालेला आहे इवलेसे रोप लावी दारी तयाचा वेलू गेला गगनावेल एवढंस रोप अंगणामध्ये लावलं ते इतकं वाढलं इतक वाढलं की तो वेल आकाशापर्यंत पोचला तो आकाशापर्यंत पोचला आणि जणू आकाशामध्ये त्या मोगऱ्याच्या वेलाच एक आच्छादन तयार झालं मोगरा फुलला मोगरा फुलला संपूर्ण व्यक्तित्वाच उत्फुल्ल झालं जाणू ज्ञानेश्वरांना आत्मप्रचिती झाली आणि त्या आत्मज्ञानाने त्यांच्या व्यक्तित्वाचा इतका विकास झाला की ते व्यक्तित्व संपूर्ण विराट असाढी तिच्या विश्वामध्ये ओतप्रत भरून राहिल मोगरा फुलला मोगरा फुलला आणि त्या मोगऱ्याच्या सुगंधांनी संपूर्ण आकाश कोंदाटून गेलं इतकी फुलं पडलीत की फुले वेचिता बहरू कळी असी आला सांडलेली फुलं वेचता वेसता हात शिणून जावेत तोच पुन्हा नव्या कल्या याव्यात कल्यांचं फुलांमध्ये रुपांतर व्हावं आणि त्याही फुलांचा वर्षाव जमिनीवर व्हावा अशा रीतीचा कृपेचा पाऊसच जणू काही पडला गुरुच्या दीक्षेचं किंवा गुरुच्या प्रसादाचं हे प्रत्यंतर ज्ञानेश्वरांनी अनुभवलेलं मनाची ए गुंती गुंफी येला शेला बाब रुख्मादेवीवरे विठ्ठले अर्पिला ज्ञानेश्वरांनी मन एकाग्र करून परमेश्वराच्या चिंतनाचा परमेश्वराच्या ध्यानाचा असा एक अखंड शेला विणला आणि परमेश्वराला बाप रुखमा वराला अत्यंत भक्तिभावाने अर्पण केला आता यानंतर ज्ञानेश्वरांचं आयुष्य हे कुलकर्ण्यांच्या कुटुंबाचं नव्हतं यानंतर हे ज्ञानेश्वरांचं आयुष्य या जगामधलं नव्हतं हे संपूर्ण परमेश्वराला समर्पित झालेलं आयुष्य होतं आणि या आयुष्याचा सुगंध यानंतर परिसरातल्या सर्व जगाला येणार असल्याची जणू ग्वाहीच या अनुभवाच्या द्वारे ज्ञानेश्वर सगळ्यांना देत आहेत मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कलियासी आला mera phoolana mugera phoolana phule vichta baharon kaliyan si aala mugera phoolana mugera phoo Good, good, good. शेला मनाचे गुंती गुंफियाला शेला बापरखुमादेवी see a uh -huh.